मायण आरण्यकंड सर्ग बत्तीसवा इक शिरपणे ने चौदह हजार प्रचंड कर्मे करना राक्षस एकटा रा दूषण खर त्रिशीरा ही रणत हे पहुन पुनः मेघासारखा मोटा आवाज का त्याच्या भोवती इंद्राला जसे देवाने वेढावेत असे त्याचे सचिव बसलेले होते सूर्यासारखा देवर्णाच्या श्रेष्ठ आसनावर तो बसला होता तो सुवर्णाच्या वेदीत आज्य द्रव्य घेऊन घालून पेटवलेल्या अग्नी सारखा दिसत होता देव गंधर्व भूते महात्मे ऋषी यांना रणाच अजिंक्य असणारा घोर असे आपले मुख पसरलेला काळासारखा तो दिसत होता देवासूर संग्रामात वज्राने त्याच्यावर केलेला व्रण आणि आईरावताच्या दाताने त्याच्या उरावर केलेला व्रण उठून दिसत होता वीस हातांचा दहा कंठांचा विशाल छाती असणारा राज लक्षणान युक्त आणि प्रेक्षणीय सरंजाम असलेला तो वीर वैडूर्मण्यानी वाईडूर... जळवल्याप्रमाणे नीलवर्ण उत्कृष्ट सोन्याची भुजने अंगावर घातलेला उत्तम भुजा आणि शुभ्र दात असलेला भले मोठे खडग हाती घेतलेला पर्वतासारखा होता देवांशी केलेल्या युद्धात शेकडो वेळा विष्णूच्या चक्राचे त्याच्यावर प्रहार झाले होते महायुद्धात शस्त्रांच्या सागरांना क्षणात खळबळून सोडणारा पर्वतांची शिखरे फेकू शकणारा आणि देवाना मारणारा धर्म नष्ट करणारा विवाहित स्त्रीला हात लावणारा सर्व दिव्य अस्त्रे उपयोगात आणणारा नित्य यज्ञात विघ्न आणणारा असा तिने पाहिला भोगवती नगरीला जाऊन ज्याने वासुकीला जिंकले होते तक्षकाचे प्रिय भार्या त्याला जिंकून ज्याने हरण केली होती कैलास पर्वतावर जाऊन कुबेराला जिंकून त्याचे इच्छेला येईल तिकडे वाहून नेणारे पुष्क पुष्पक विमान ज्याने हरण केले होते क्रोधाने नष्ट केले होते महाभाग पर्तप चंद्र सूर्य उगत असताना त्यांना पर्वत शिखरासारखा उंच असणारा जो आपल्या बाहूने बाजूला सारू शकत होता महाआरण्यात दहा हजार वर्षे तप करून <coughs> ज्या धीर पुरुषाने पूर्वी स्वयंभूला आपली शिरे अर्पण केले दे होती देव दानव गंधर्व पिशाच्य पक्षी सर्प यांच्याकडून पण मनुष्य सोडून संग्रामाने मृत्यूपासून अभय मिळवले होते यज्ञात द्विजाने मंत्राने पवित्र करून पुण्ययुक्त बनवलेल्या सोमाचा हवी जो महाबलवंत त्यांच्या नष्ट करून टाकीत असे यज्ञ पूरा होत आला असतानाच त्याची जो लूट करी, अशा त्या दुष्ट ब्राह्मणघाती क्रूरकर्मी कर्कश निर्दय लोकांचे अहित करण्यात आनंद मानणाऱ्या सर्व प्राणी मात्रना आणि लोकांना भयावह झालेल्या रावणाला शिरपणखेने पाहिले त्या महाबलिष्ठ क्रूर भावाला राक्षसीने पाहिले तेव्हा त्याने दिव्य वस्त्रेभूषणे घातले होते दिव्य माळाने तो शोभून दिसत होता प्रलयकाळच्या सज्ज असलेला महाभाग पौलस्य कुलवंश राक्षस राजा आसनावर सुने बसलेला तिला दिसला त्याच्याजवळ जाऊन भयाने व्याकुळ झालेली ती, रा ती राक्षसी मंत्र्यांच्या समुदायात बसलेल्या शत्रूचा निपात करणाऱ्या रावणाला म्हणाली विशाल चमकणारे नेत्र असलेल्या त्याला महात्म्याने विद्रूप केलेली आणि भयाने लोभाने मूढ बनलेली आणि निर्भयपणे फिरणारे शिरपणखा स्वतःचे रूप दाखवून अतिशय दारुण असे वचन बोलली अरण्यकांडाचा बत्तीसावा सर्ग समाज